श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग योग कौंसात श्रद्धेचे तीन प्रकार कौंस पूर्ण श्लोक क्रमांक एक अर्जुन उवाच येधीमुत्सृज्यजन ते श्रद्धयान्विता तिषा निष्ठा तुका कृष्ण सत्तमाहोरजतमा शब्दशः अर्थ अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला ये जे शास्त्रविधी शास्त्रविधी उत्सृज्य त्याग करून यजंते पूजतात श्रद्धया पूर्ण श्रद्धेने अन्विताः युक्त तिषा त्यांची निष्ठा निष्ठा तु परंतु का काय कृष्ण हे कृष्ण सत्व सत्वगुणामध्ये आहो अन्यथा रजह रजोगुणी तमह तमोगुणी अर्जुनाने पृच्छा केली हे कृष्ण जे शास्त्रविधींचे पालन न करता स्वतच्या नुसार पूजन करतात त्यांची काय अवस्था असते ते, ते सत्वगुणी रजोगुणी की तमोगुणी असतात तात्पर्य श्रीलप्रभुपादांद्वारे चौथ्या अध्यायाच्या एकोणचाळीसाव्या श्लोकात म्हटले आहे की विशिष्ट प्रकारच्या उपासनेवर श्रद्धा असलेला मनुष्य क्रमशः ज्ञानाच्या स्तराप्रत उन्नत होतो आणि शांती समृद्धीच्या परमसिद्धीला प्राप्त होतो सोळाव्या अध्यायात म्हटले आहे की जो शास्त्रविधींचे अनुसरण करीत नाही त्याला आसुर म्हटले जाते आणि जो श्रद्धेने शास्त्रविधींचे पालन करतो त्याला देवता म्हटले जाते आता जर श्रद्धावान मनुष्य मनुष्यशास्त्रांमध्ये उल्लेख नसलेल्या नियमांचे पालन करीत असेल तर त्याची कोणती स्थिती जाणावी या अर्जुनाच्या शंकेचे निरूपण श्रीकृष्णांनी करावयाचे आहे जे लोक एखाद्या सामान्य मनुष्याची निवड करून त्याला परमेश्वर मानून त्याची पूजा करतात ते सत्वगुणी रजोगुणी किंवा तमोगुणी आहेत अशा लोकांना जीवनाची सर्वोच्च सिद्धी प्राप्त होते काय वास्तविक ज्ञानामध्ये स्थित होऊन स्वतची परमोच्च सिद्धावस्थेप्रत उन्नती करणे त्यांना शक्य आहे का जे लोक शास्त्रविधींचे अनुसरण करीत नाहीत परंतु ज्यांची कशावर श्रद्धा आहे आणि जे देवदेवता किंवा मनुष्याची पूजा करतात त्यांना आपल्या प्रयत्नात यशप्राप्ती होते काय हे सर्व प्रश्न अर्जुन श्रीकृष्णांपुढे मांडीत आहे श्लोक क्रमांक दोन श्री भगवान वाच, त्रिविधा भवती श्रद्धा देहीनाम सा स्वभाव सात्विकी राजसी चमसी चेती ताम शृणु शब्दशः अर्थ श्रीभगवानुवाच श्री भगवान श्री म्हणाले त्रिविधा तीन प्रकारच्या भवती होते श्रद्धा श्रद्धा देहीनाम देहधारीची सा ती स्वभावजा प्राकृतिक गुणांनुसार सात्विकी सत्वगुण राजसी रजोगुणी चुद्धा एव निश्चितपणे तामसी तमोगुणी चि इति याप्रमाणे ताम ती शृणू माझ्याकडून ऐक श्री भगवान म्हणाले देहधारी आत्म्याने प्राप्त केलेल्या प्राकृतिक गुणांनुसार मनुष्याची श्रद्धा सात्विकी राजसी आणि तामसी अशी तीन प्रकारची असू शकते याविषयी या आता माझ्याकडून ऐक तात्पर्य स्त्रीलप्रभुपादांद्वारे जे शास्त्रविधींना जाणतात परंतु सुस्तपणा किंवा आळशीपणामुळे जे या शास्त्रविधींचे पालन करणे सोडून देतात त्यांचे नियंत्रण त्रिगुणांद्वारे केले जाते जीवांना आपल्या सात्विक राजसिक किंवा तामसिक गुणांनीयुक्त पूर्वकर्मांनुसार विशिष्ट प्रकारचा स्वभाव प्राप्त होतो जीवांचा प्राकृतिक गुणांशी असणारा संघ अनादिकाळापासून चालत आला आहे जीव हा प्रकृतीच्या संपर्कात असल्यामुळे त्याच्या विविध प्राकृतिक गुणांशी असलेल्या संघानुसार त्याला विविध प्रकारचे स्वभाव प्राप्त होतात तथापि मनुष्याने जर प्रमाणित आध्यात्मिक गुरूचा संघ केला आणि शास्त्रविधीनुसार आचरण केले तर त्याचा स्वभाव बदलणे शक्य होते हळूहळू तो तमोगुणापासून सात्विक गुणात अथवा रजोगुणापासून सात्विक गुणात उन्नत होऊ शकतो निष्कर्ष हाच आहे की एखाद्या विशिष्ट गुणातील अंधश्रद्धा मनुष्याला सिद्धावस्थेप्रत उन्नत करण्याला सहाय्यक होत नाही मनुष्या ने प्राणिक आध्यात्मिक गुरु संगतीत दक्षते ने चातुर्याने सर्व गोष्ठींसा विचार केला के मनुष्य उच्चतर गुणात स्थित हो श्लोक क्रमांक तीन सत्वानुपर्वस्व श्रद्धा भवती भारत श्रद्धा पुरुषो यो यद्ध स शब्दशः अर्थ सत्वानुरूपा जीवनासअनुरूप सर्वस्य सर्वांचे श्रद्धा श्रद्धा भवती होते भारत हे भारता श्रद्धा श्रद्धा मय पूर्ण अथवा युक्त अयम हे पुरुष जीव यह जो यत असल्यावर श्रद्धा श्रद्धा सह याप्रमाणे एव निश्चितच सह तो हे भारता विविध प्राकृतिक गुणांच्या अंतर्गत मनुष्याच्या जीवनास अनुरूप अशी विशिष्ट प्रकारची श्रद्धा त्याला प्राप्त होते जीवन प्राप्त केलेल्या गुणांनुसार तो विशिष्ट प्रकारच्या श्रद्धेने युक्त असल्याचे म्हटले जाते तात्पर्य श्रीलप्रभुपादांद्वारे मनुष्य हा कसाही असला तरी त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची श्रद्धा असते परंतु त्याने प्राप्त केलेल्या के स्वभावानुसार त्याची श्रद्धा सात्विक राजसिक अथवा तामसिक मानली जाते अशा रीतीने तो आपल्या श्रद्धेनुसार विशिष्ट लोकांशी संघ करतो परंतु पंधराव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जीव हा मूळत भगवंतांचा अंश आहे म्हणून स्वरूपत जीव हा त्रिगुणातीत असतो मनुष्याला जेव्हा भगवंतांशी असणाऱ्या आपल्या संबंधाचे विस्मरण होते व जेव्हा तो भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येऊन बद्ध होतो तेव्हा तो विविध प्रकारच्या प्रकृतीशी संग करून स्वतचे अलग असे स्थान निर्माण करतो परिणामतः प्राप्त होणारी श्रद्धा आणि अस्तित्व कंसात जीवन कंसपूर्ण हे केवळ भौतिकच असते मनुष्याला जरी काही धारणा किंवा जीवनविषयक कल्पना असल्या तरी मूळत तो निर्गुण अर्थात त्रिगुणातीत असतो म्हणून भगवंतांशी आपला संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी मनुष्याला प्राप्त भौतिक विकारांतून मुक्त झाले पाहिजे भगवद्धामात परत जाण्याचा कृष्ण भावना हाच निर्भय मार्ग आहे जर मनुष्य कृष्ण भावनेत स्थित झाला तर त्या मार्गाद्वारे त्याची मोक्षप्राप्ती सुनिश्चित होते जर त्याने आत्मसाक्षात्काराच्या या मार्गाचा स्वीकार केला नाही तर तो निश्चितच त्रिगुणांद्वारे प्रभावित होईल या श्लोकातील श्रद्धा हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे श्रद्धेचा उद्भव मूळत सत्वगुणापासून होतो मनुष्याची श्रद्धा ही देवतेवर किंवा काल्पनिक परमेश्वरावर अथवा मानसिक तर्कवादावर असू शकते मनुष्याची दृढ श्रद्धा ही सत्वगुणी कर्मामुळे उत्पन्न होते परंतु भौतिक बद्धावस्थेत कोणतेच कर्म पूर्णतया शुद्ध असू शकत नाही ती कर्मे मिश्र स्वरूपाची असतात व शुद्ध सत्वगुणयुक्त नसतात विशुद्ध सत्वगुण हा दिव्य असतो आणि विशुद्ध सत्वगुणामध्ये मनुष्य भगवंतांचे वास्तविक स्वरूप जाणू शकतो जोपर्यंत मनुष्याची श्रद्धा पूर्णपणे विशुद्ध सत्व गुणाने युक्त होत नाही तोपर्यंत त्रिश्रद्धा त्रिगुणांपैकी कोणत्याही गुणाद्वारे प्रदूषित होऊ शकते हे प्रदूषित प्राकृतिक गुण हृदय व्यापून टाकतात म्हणून विशिष्ट प्राकृतिक गुणाच्या संपर्कात असणाऱ्या हृदयाच्या स्थितीनुसार मनुष्याची श्रद्धा दृढ होते जर मनुष्याचे अंतःकरण सत्वगुणी असेल तर त्याची श्रद्धाही सत्वगुणीच असते हे जाणले पाहिजे जर त्याचे अंतःकरण रजोगुणी असेल तर त्याची श्रद्धाही रजोगुणी असते आणि जर त्याचे अंतःकरण तमोगुणी असेल तर त्याची श्रद्धाही तमोगुणाने प्रदूषित झालेली असते अशा रीतीने जगामध्ये आपल्याला विविध प्रकारची श्रद्धा आढळते आणि विविध प्रकारच्या श्रद्धेनुसार विविध प्रकारचे धर्मही आढळतात वास्तविक धर्माची श्रद्धा ही विशुद्ध सत्वामध्ये स्थित असते परंतु आपले हृदय कलुषित असल्यामुळे आपल्याला निरनिराळ्या प्रकारची धर्मतत्वे आढळतात याप्रमाणे विविध प्रकारच्या श्रद्धेनुसार विविध प्रकारच्या उपासना आहेत श्लोक क्रमांक चार यजंते सातत्विका देवान यक्ष रक्षांसिराजसाह प्रेतान भूतगणांश अन्ये यजं ते शब्दशताक्षसराजसा रजोगुणी प्रेताेतूतगणा भूतगण चाणी अनेतर यजंते पूजता तमोगुणी जान लोक सात्विक मनुष्य देवतांचे पूजन करतात राजसिक मनुष्य राक्षसांचे पूजन करतात आणि तामसिक मनुष्य भूतप्रेतांचे पूजन करतात तात्पर्य श्रीलप्रभुपादांद्वारे या श्लोकात भगवंतांनी निरनिराळ्या प्रकारच्या उपासकांचे त्यांच्या बाह्यकृतीवरून वर्णन केले आहे शास्त्रीय नियमानुसार केवळ भगवंतच पूजनीय आहेत ज्यांची शास्त्रावर श्रद्धा नाही किंवा जे शास्त्र पारंगत नाहीत ते आपल्या प्राकृतिक गुणातील विशिष्ट स्थितीला अनुसरून विविध प्रतिकांची उपासना करतात जे सत्वगुणी असतात ते सामान्यतः देवतांची उपासना करतात देवतांमध्ये ब्रह्मदेव शंकर इंद्र चंद्र सूर्यदेव इत्यादींचा समावेश होतो अनेक देवदेवता आहेत सत्वगुणी मनुष्य विशिष्ट देवतेची विशिष्ट हेतू उपासना करतात त्याचप्रमाणे जे रजोगुणी आहेत ते राक्षसांची उपासना करतात आमच्या लक्षात आहे की दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या वेळी कलकत्त्यामधील एक मनुष्य हिटलरची पूजा करीत होता कारण युद्धामुळे बाजार करून त्याने पुष्कळधन कमाविले होते त्याचप्रमाणे रजोगुणी आणि तमोगुणी मनुष्य साधारणत शक्तिशाली व्यक्तीलाच परमेश्वर मानतात तटते कि ही परमेश्वर मनु पूजा करता येते, ये आमे परमेश्वरा पूजिलाने होनी फलप्राप्ति होते आता या हाठिकाणी स्पष्टपण मटले आहे की, जे रजोगुणी आहेत, ते अशा कल्पित परमेश्वर निर्मित करता वना करमोगुणी भूताखेतानी उपासना करता कभी लोक थड़िया पूजा करता मैथून सेवेलाही तमोगुणी मांडण्यात येते त्याचप्रमाणे भारतातील दूरच्या खेड्यांमधील लोक भूतांची उपासना करतात आम्ही भारतात पाहिले आहे की कनिष्ठ जातीतले लोक कधीकधी आरण्यात जातात आणि त्यांना जर माहीत असेल की एखाद्या विशिष्ट झाडात भूत आहे तर ते झाडाची पूजा करतात व बळी अर्पण करतात या विविध प्रकारच्या उपासना म्हणजे वास्तविकपणे परमेश्वराची उपासना नव्हे जे दिव्य विशुद्ध सत्वा मध्य स्थिति आहेत साथी आराधना है आहे। श्रीमदभागवत चार पॉइंट तीन पॉइंट तेवीस मटले है कि सत्वम विशुद्धम वसुदेव शब्दितम अर्थ जेव मनुष्य शुद्ध सत्वामदे स्थित हो तो, तो वासुदेव पूजन करते अर्थपूर्ण तात्पर्य है कि जे त्रिगुण प्रभावपासन पूर्णपण मुक्त जाएँ जान दिव्यत्वा प्राप्ति के लिए है ते भगवंतांची उपासना करू शकत निर्विशेषवादा सत्वगुणी मानले जे पांच प्रकार के देवतानी उपासना करता भौतिक जगती निराकार विष्णु रूपा पूजा करता व ये रूप कलपीले श्री विष्णु हे भगवंत विस्तारित रूप है परंतु निर्विशेष वाद्यांचा भगवंतांवर विश्वास नसल्यामुळे त्यांना वाटते की विष्णूरूप म्हणजे निर्विशेष ब्रह्माचेच एक दुसरे रूप आहे त्याचप्रमाणे ते कल्पना करतात की ब्रह्मदेव ही भौतिक रजोगुणी निर्विशेष रूप आहे अशा रीतीने ते कधीकधी पाच प्रकारच्या आराध्य देवतांचे वर्णन करतात परंतु त्यांना वाटते की निर्विशेष ब्रह्म हे वास्तविक परमसत्य आहे म्हणून ते सर्व उपास्य देवदेवतांचा अंतत त्याग करतात निष्कर्ष युक्त मनुष्यांचा संग केल्याने भौतिक प्रकृतीच्या विविध गुणांचे शुद्धीकरण करता येते श्लोक क्रमांक पाच वसाहा अशास्त्रवितं घोरम तप्ये ये तपोजना दंभाहकारसंयुक्ता कामराग बला कर्शयत शरीरस्थम भूतग्राम चंत शरीरस्थं तान विधि आसुरनिश्चया शब्दशास्त्रास्त्र विहि निर्देशित घोर घोर इतर हानिकारक तप्यंते कर्ता ये जे तपह, तप तप जनाह लोक दंभ दंभाने अहंकार आणि अहंकारीपणा संयुक्ता संलग्न झालेले काम कामाचे राग आणि आसक्ती बल बलपूर्वक अन्विता प्रवृत्त कर्षयंत यातना देत शरीरस्थं शरीरस्थित भूतग्राम प्राकृतत्वांचा समुदाय अचेतस भ्रमित मनोवृत्ती असलेले माम मला च सुद्धा, एव निश्चितपणे अंतः अंतर्यामी शरीरस्थम, शरीरस्थेत तान त्यांना विद्धी जाण निश्चयान, असुर जे लोक दंभ आणि अहंकाराने शास्त्रसंमत नसलेली उग्र आणि कठोर तपस्या करतात जे काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात जे मूर्ख असतात आणि शरीराच्या भौतिक तत्त्वांना व त्याचबरोबर अंतरयामी परमात्म्यालाही कष्ट पोहोचवितात त्यांना आसूर म्हटले जाते तात्पर्य स्त्रील प्रभुपादांद्वारे असे अनेक लोक आहेत जे शास्त्रामध्ये उल्लेख नसलेल्या तपस्या निर्माण करतात उदाहरणार्थ जे उपोषण अंतस्थ हेतूपूर्वक केले जाते जसे राजकारणात करतात उपोषणा शास्त्रा उल्लेख नहीं सामजिक अथवा राजकीय हेतु उपोषण करने हे शास्त्र संम्मत नहीं केवल आध्यात्मिक उन्नतिकरिता उपवास करनालास्त्रां है भगवदगीतेनुसार जे लोग अंतस्थ हेतु उपोषण करता आसुरी लोक होत कार्य हे होत ही शास्त्रांरुद्धें लोकना मुच लाभ हो वस्तुतः ते दंभ मिथ्या अहंकार काम आणि विषयोपभोगावरील आसक्तीमुळे कर्म करतात अशा कृत्यांमुळे केवळ ज्या पंचमहाभूतांनी शरीर बनलेले आहे ती पंचमहाभूतेच नवे, तर शरीरामध्ये वास करणाऱ्या भगवंतांनाही कष्ट होतात राजकीय उद्दिष्ट प्राप्तीसाठी केलेले असे अनधिकृत तप किंवा उपोषण हे निश्चितच इतरांना त्रासदायक असते आशा उपोषणांचा वेदा मध्य कुठे ही उल्लेख केलेला नाही। आसुरी मनुष्याला वाटेल की अशा मार्गा ने अपन अपने शत्रुला इतर इतर पक्षा लोकना आप सहमत होनेस भाग पाड़ू। परंतु कभी कभी अशा उपोषणा ने मनुष्या होतो भगवंत अशा कृत्याना संमति दी अशी कृत्य करना लोक मजे आसुरच अशी प्रदर्शने म्हणजे भगवंतांचा अपमानच होय कारण अशी कृत्ये वेदांची अवज्ञा करून आचरली जातात या संदर्भात अचेतसह हा शब्द महत्त्वपूर्ण आहे सामान्य मनस्थितीच्या लोकांनी शास्त्रातील विधिविधानांचे पालन केलेच पाहिजे ज्यांची अशी मनस्थिती नाही ते शास्त्रांची उपेक्षा आणि अवज्ञा करतात व स्वनिर्मित तपाचे आचरण करतात पूर्वी अध्यायात संगिते शेवट कसा होतो हे मनुष्याने ध्यानात ठेवले पाजे अशा लोकान भगवंत आसुरी लोक पोटी जन्म घेनास भाग पड़ता परिणामी लोक भगवंत अपला संबंध न जाता जन्मोजन्मी आसूरी वृत्ति ने परंतु जर अशा लोकान वैदिक ज्ञा मार्ग दर्शविना आध्यात्मिक गुरुचार मार्गदर्शना भाग्य लभले तर ते या भौतिक भौतिकजाला सुटून परम गतिलाप्त हो श्लोक क्रमक सात आहार सर्व त्रिविधो प्रिय यज्ञ तप तथा दान तेदमीमं श्रृणु शब्दश अर्थ आहार आहार तो निश्चित अभी सुध्धा सर्वस्य, सर्वांचा त्रिविध तीन प्रकारचा भवती असतो प्रिय प्रिय यज्ञ यज्ञ तप तपस्या तथा सुद्धा दानं दान तिषा त्यांचे भेदं भेद इम हे शृणु ऐक प्रत्येक व्यक्तीला आवडणारा आहारही प्रकृतीच्या त्रिगुणांनुसार तीन प्रकारचा असतो याप्रमाणे यज्ञ तप आणि दान यांचेही तीन प्रकार या असतात आता मी तुला त्यांच्यातले भेद सांगतो ते ऐक तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे निरनिराळ्या प्राकृतिक गुणांना व स्थितींना अनुसरून आहार यज्ञ तप आणि दान यांचेही निरनिराळे प्रकार आहेत या सर्व क्रिया एकाच स्तरावर होत नसतात जे योग्य विश्लेषणाद्वारे कोणत्या प्रकारची क्रिया कोणत्या प्राकृतिक गुणामध्ये केली जाते हे जाणू शकतात तेच बुद्धिमान होय जे सर्व प्रकारचे यज्ञ आहार किंवा दान एकच समजतात त्यांना विवेकशक्ती नसते व ते मूर्खच असतात मनुष्याने स्वेच्छेनुसार काहीही केले तरी सिद्धी प्राप्त होते असे म्हणणारे काही प्रचारक आहेत परंतु असे हे मूर्ख प्रचारक शास्त्रांच्या मार्गदर्शनानुसार प्रचार करीत नाहीत ते स्वकपोलकल्पित मार्ग निर्माण करीत आहेत आणि सामान्य लोकांना चुकीच्या मार्गाने नेत आहेत श्लोक क्रमांक आठ आयुसत्वबल आरोग्य सुखप्रिती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहारा सात्विकिया शब्दशा अर्थ आयु आयुष्य सव अस्तिव बल बल आरोग्य आरोग्य सुख सुख प्रीति आतोष विवर्धना वृद्धि करना रसयुक्त स्निग्धा स्निग्ध स्थिरा टिकणारे किंवा स्थिर राहणारे हृदयाह हृदय संतुष्ट करणारे आहाराह आहार सात्विक सत्वगुणी मनुष्याला प्रियाह, प्रिय सत्वगुणी मनुष्यांना प्रिय असणारा आहार त्यांचे आयुष्य वृद्धिंगत करतो जीवन शुद्धी करतो आणि बल आरोग्य सुख आणि संतोष प्रदान करतो असा आहार रसयुक्त स्निग्ध पौष्टिक आणि हृदयाला संतुष्ट करणारा असतो श्लोक क्रमांक नऊ कटुअम तीक्ष्ण वृक्ष विदा आहाराह राज शब्दशहा अर्थ कटु कडू अम्ल आंबट लवण खारट अतिष्ण अतिशय उष्ण तीक्ष्ण, तिखट रुक्ष शुष्क विदाहीन दाहकारक आहाराह, आहार राजसस्य, रजोगुणी मनुष्याला इष्टा आवड़े दुख दुख शोक शोक आमय रोग प्रदा उत्पन्न करणारे रजोगणी मनुष्यांना अत्यंत कडू आंबट खारट गरम तिखट शुष्क आणि दाहकारक आहार प्रिय असतो असा आहार दुःख शोक आणि व्याधी निर्माण होण्यास आस कारणीभूत असतो श्लोक क्रमांक दहा यात या मंगतरसंपूतिपर्यूषित च उच्चिष्टम पिचा भोजन तामस प्रिय शब्दशः अर्थ यातयामं भोजनापूर्वी तीन तास आधी शिजविलेले अन्न गतरस रसहीन पूती दुर्गंधीयुक्त पर्युषित नासलेले च चुद्धा यत जे उच्चिष्ट इतरांनी खाऊन उडलेले उष्टे अपी च, आणि अमेध्यम अपवित्र किंवा अस्पृश्य भोजनम भोजन तामस तमोगुणी मनुष्याला प्रियम प्रिय तीन तासांपेक्षा अधिक काळापूर्वी शिजविलेले बेचव नाचलेले दुर्गंधीयुक्त उष्टे आणि अपवित्र पदार्थांनी युक्त असे अन्न तमोगुणी लोकांना प्रिय असते तात्पर्य स्त्रील प्रभुपादांद्वारे आयुष्य वृद्धी करणे मनःशुद्धी करणे आणि बलोवृद्धी करणे हाच अन्नाचा एकमेव उद्देश आहे प्राचीन काळी महान ऋषींनी दुग्ध पदार्थ साखर तांदूळ गहू फळफळावळे फल भाजीपाला इत्यादी आरोग्यवर्धक आणि दीर्घायू देणाऱ्या अन्नाची निवड केली असे अन्नपदार्थ सत्वगुणी मनुष्यांना अत्यंत प्रिय असतात भाजलेला मका काकवी इत्यादी इतर अन्नपदार्थ जरी स्वादिष्ट नसले तरी दुधाबरोबर किंवा इतर अन्नपदार्थांबरोबर त्यांचे मिश्रण केल्यास तेही स्वादिष्ट बनू शकतात आणि मग ते सात्विक होतात हे सर्व खाद्यपदार्थ नैसर्गिकरित्याच पवित्र असतात मध्य, मांस या यासारख्या अपवित्र पदार्थांपासून ते पूर्णतया भिन्न असतात आठव्या श्लोकामध्ये उल्लेख केलेल्या स्निग्ध पदार्थांचा हिंसा करून मिळविलेल्या जनावरांच्या चरबीशी काही संबंध नाही हीच जनावरांची चरबी दुधाच्या रूपामध्ये प्राप्त होते दूध हे सर्व अन्न अत्यंत पौष्टिक आहे दूध लोणी चक्का इत्यादी दुग्ध पदार्थांपासून स्निग्धता प्राप्त होते व त्यामुळे निरपराध प्राण्यांची हिंसा करण्याची आवश्यकता राहत नाही केवळ पाशवी मनोवृत्तीमुळेच प्राण्यांची हिंसा होत असते दुधापासून चरबी प्राप्त करणे हीच सुसंस्कृत पद्धती आहे हिंसा करणे हा नरपशूंचा मार्ग आहे डाळ वाटाणे गहू इत्यादी पदार्थांपासून विपुल प्रमाणात प्रथिने प्राप्त होतात कडू अतिशय खारट अतिउष्ण किंवा अति तिखट अशा राजसिक पदार्थांमुळे उदरातील रस कमी होतो व यामुळे पीडा व रोग निर्माण होतात तमोगुणी आहार हा शिळा असतो तीन तासापूर्वी शिजविलेला कोणताही पदार्थ तामसिक असतो कंसात भगवंतांना अर्पण केलेल्या अन्नाव्यतिरिक्त कंसपूर्ण तामसिक अन्न हे नाचलेले असल्यामुळे त्यामधून दुर्गंधी येत असते अशा अन्नाकडे तमोगुणी लोक आकर्षित होतात परंतु सत्वगुणी लोकांना मात्र अशा अन्नाचा किळस येतो सर्वप्रथम भगवंतांना अर्पिलेले किंवा साधूजनांनी विशेषत आध्यात्मिक गुरूंनी ग्रहण केलेले उष्टेच केवळ खाता येते अन्यथा उष्टे भोजन तमोगुणी समजले जाते आणि असे अन्न संसर्गदोष किंवा रोग पसरविते तम्मगुणी मनुष्यांसाठी असे अन्न जरी अतिशय स्वादिष्ट असले तरी सत्वगुणी मनुष्यांना असे अन्न आवडत नाही व ते अशा अन्नास स्पर्शही करीत नाहीत सर्वोत्तम भोजन म्हणजे भगवत प्रसाद होय भगवद्गीतेत भगवंत सांगतात की ते भाजीपाला धान्य आणि दुधापासून बनलेले पदार्थ भक्तिभावाने अर्पण केल्यास स्वीकारतात पत्रम पुष्पम फलम तोयम अर्थात भक्ती आणि प्रेम या दोन प्रमुख गोष्टींचाच भगवंत स्वीकार करतात परंतु असाही उल्लेख आहे की प्रसाद हा विशिष्ट पद्धतीने तयार केला गेला, गेला पाहिजे शास्त्रातील आदेशानुसार तयार केलेले व भगवंतांना अर्पण केलेले कोणतेही अन्न जरी अत्यंत शिळे असले तरी ते ग्रहण केलेच पाहिजे कारण असा अन्नरूपी प्रसाद हा दिव्य असतो म्हणून अन्नाला निर्जंतुक खानेस योग्य रुचकर बनना भगवंता अर्पण के लिए पे श्लोक क्रमांक अकरा अफलाकांक्षी विधि यज्जते यव्यम में वेति मन समय स सात्विक शब्दशाह अर्थ अफल आकांक्षी फलेच्छारहिते य यज्ञ विधिदिष्ट शास्त्रविधीनुसार जो इज्जते केला के जो यव्यम के पाजे एवं निश्चितपण याप्रमाणे मन मन समाधाय स्थिर करून सह तो सात्विक सत्वगुणाध्य फलाची आकांक्षा न करना आपले कर्तव्य म्हणून शास्त्रविधीनुसार जो यज्ञ करतात तो सात्विक यज्ञ होय तात्पर्य स्त्रील प्रभुपादांद्वारे मनामध्ये काहीतरी हेतू ठेवून यज्ञ करणे ही सामान्य प्रवृत्ती असते परंतु या ठिकाणी सांगण्यात आले आहे की फलाची आशा न ठेवता यज्ञ करावा कर्तव्य म्हणूनच यज्ञ केला पाहिजे याबाबतीत मंदिरातील कर्मकांडाचे उदाहरण योग्य आहे सामानतयासे कर्मकांड भौतिक लभप्राप्ति के केले जाते परंतु ते सात्विक आसू शकत नाही कर्तव्य मनु मनुष्याने मंदिरात गेले पाहिजे व तेथे त्याने भगवंतना वंदन करावे आष्प नैवेद्य इत्यादि अर्पण करावे प्रत्येका कि भगवंतानी केवल आराधना करना करिता मंदिर व्यर्थ है आर्थिक लाभा आराधना करें हे शास्त्र संमत नहीं अर्चा विग्रहाला दंडवत करण्याकरिताच केवळ मनुष्याने मंदिरात गेले पाहिजे यामुळे मनुष्य सत्वगुणामध्ये स्थित होईल प्रत्येक सुसंस्कृत मनुष्याचे कर्तव्य आहे की त्याने शास्त्रोक्त विधींचे पालन केले पाहिजे आणि भगवंतांना प्रणाम केला पाहिजे श्लोक क्रमांक बारा अभिसंधाय फलम दंभार्थम अपिवयत इज्जते भरतश्रेष्ठ तिराजस शब्दशः अर्थ अभिसंधाय इच्छा ठेवून तू परुम फळाची दंभ दंभ अर्थच्यासाठी अपुद्धा चणी ए निश्चितपणे यत जे इज्जते केले जाते भरतश्रेष्ठ हे भरतश्रेष्ठा तम ते यज्ञम यज्ञ यद्न्य, विद्धी जाण राजसम राजसिक गुणामध्ये परंतु हे भरतश्रेष्ठा दंभार्थ किंवा भौतिक लाभप्राप्तीसाठी जो यज्ञ केला जातो तो राजसिक यज्ञ असल्याचे जाण तात्पर्य श्रीलप्रभुपादांद्वारे काही वेळा कर्मकांडे आणि यज्ञ हे स्वर्ग लोकाप्रत उन्नत होण्याकरिता किंवा इहलोकी लाभप्राप्ती करण्यासाठी केले जातात असे यज्ञ किंवा कर्मकांड राजसिक असल्याचे समजले जाते श्लोक क्रमांक तेरा विधीहीनमसृष्टाम मंत्रहीनं दक्षिण श्रद्धाविरहितम यज्ञ तामसंपरिचते शब्दशः अर्थ विधिहीनम शास्त्रविधी सोडून असृष्ट अन्नम प्रसादवितरित केल्यापासून मंत्रहीनम मंत्राविना अदक्षिण उपाध्यायांना दक्षिणा न देता श्रद्धा श्रद्धा विरहितं विरहित यज्ञं यज्ञ यद्न्य, तामसमतमगुणी परिचक्षते मानला पाहिजे शास्त्र शास्त्रविधींची उपेक्षा करून प्रसाद वितरित केल्यावाचून, वाचून मंत्रोच्चारण न करता उपाध्यायांना दक्षिणा न देता आणि रहित असा जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तामसिक मानला जातो तात्पर्य श्रीलप्रभुपादांद्वारे तामसश्रद्धा म्हणजे वास्तविकपणे अश्रद्धाच होय कधीकधी लोक केवळ धनार्जनासाठी देवतांची उपासना करतात आणि मग ते धन शास्त्र शास्त्रविधींचे उल्लंघन करून मनोरंजन करण्यामध्ये खर्च करतात धार्मिकतेच्या अशा प्रदर्शनाला किंवा देखाव्याला वास्तविक मानता येत नाही असा देखावा निव्वळ तामसिक असतो यामुळे आसुरी प्रवृत्ती निर्माण होते आणि मानव समाजाला यांच्यापासून मुळीच लाभ होत नाही श्लोक क्रमांक चौदा देव द्विज ज गुरप्राज्ञ पूजनम शौचमाजव ब्रह्मचर्यसा शारीर तप उच्य से शब्द अर्थ देव भगवंत द्विज ब्राह्मण गुरु आध्यात्मिक गुर प्राज पूज्य व्यक्ति पूजनम पूजा शौचम पावित्र्यर्जव सर्पणा ब्रह्मचर्यम ब्रह्मचर्य अहिंसा अहिंसा चुद्धा शारीरम शारीरिक तप तप उच्चते मटले जाते भगवंत ब्राह्मण आध्यात्मिक गुरु व माता पितंसारख्या ज्येष्ठ व्यक्ति की पूजा आणि आवित्र्य सरलपणा ब्रह्मचर्य अहिंसा यांना शारीरिक तप म्हटले जाते तात्पर्य श्रीलप्रभुपादनद्वारे या ठिकाणी भगवंत विविध प्रकारच्या तपस्यांचे वर्णन करीत आहेत सर्वप्रथम ते शारीरिक तपाचे वर्णन करतात मनुष्याने भगवंत किंवा देवदेवता सिद्ध विद्वत ब्राह्मणांना आध्यात्मिक गुरूंना आणि मातापित्यासारख्या ज्येष्ठांना व वेद पारंगत कोणत्याही व्यक्तीला वंदन केले पाहिजे या सर्वांना योग्य तो सन्मान दिलाच पाहिजे आंतरबाह्य शुची ठेवली पाहिजे आणि आपले आचरण सरळ ठेवले पाहिजे शास्त्रसंमत नसलेली कोणतीही गोष्ट त्याने करू नये वैवाहिक संबंधाव्यतिरिक्त अन्यत्र कुठेही त्याने लैंगिक संबंध राखू नयेत कारण विवाहांतर्गत लैंगिक संबंधच केवळ शास्त्रसंमत आहे यालाच ब्रह्मचर्य असे म्हटले जाते शरीराच्या बाबतीत विचार केल्यास सर्व शारीरिक तप है श्लोक क्रमांक पंद्रह अनुद्वेगकर वाक्य सत्य प्रियहित यध्यायाभ्यसनम चम तप उचते शब्दश अर्थ अनुद्वेगकर न करना वाक्य शब्द सत्यम सत्य प्रिय प्रिय हितम हितकारक च सुद्धा यत जे स्वाध्याय वेदाध्ययनाचे अभ्यसनम अभ्यास च सुद्धा एव निश्चितपणे वाकमयम वाचिक तपह तपस्या उच्चते म्हटले जाते सत्य प्रिय हितकारक आणि इतरांना क्षुब न करणारे शब्द बोलणे आणि नियमितपणे वेद पठण करणे यांना वाचिक तप असे म्हणतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे इतरांचे मन क्षुब्ध होईल असे शब्द मनुष्याने बोलू नये अर्थात गुरु आपल्या शिष्याला उपदेश देण्याकरिता सत्य बोलू शकतात परंतु अशा गुरूंनी आपले शिष्य नसलेल्यांना त्यांचे मन क्षुब्ध होईल इल अशा रीतीने बोलू नये ही वाचिक तपस्या है या व्यतिरिक्त मनुष्या ने निरर्थक बोलू नए शास्त्रसंमत बोलने हिच आध्यात्मिक क्षेत्र बोलने की पद्धति है मनुष्य जे संगत ताष्टीकर शास्त्र प्रमाणें तत्काने उधृत के लिए पाजे ताची अे बोलने ये कर्णमधुर होते अशा आध्यात्मिक चर्चांद्वारे मनुष्याला सर्वोच्च लाभप्राप्ति होते व यामुळे तो समाजाची उन्नती करू शकतो वेद हे अमर्याद आहेत आणि मनुष्याने त्यांचे अध्ययन करणे आवश्यक आहे यालाच वाचिक तप असे म्हटले जाते श्लोक क्रमांक सोळा मन प्रसाद सौम्यत्व मौनमात्मविनिग्रह भावसमशुद्धी तपोमान समु शब्दशः अर्थ मनः प्रसाद मानसिक समाधान सौम्यत्व इतरांशी दुटप्पीपणाचे वर्तन न करणे मौनम गांभीर्य आत्म आत्मस्वतचे विनिग्रह संयमन भाव स्वभाव संशुद्धी शुद्धीकरण याप्रमाणे एत हे तप तपस्या मानसं मनाचे उच्चते म्हटले जातात आणि समाधान सरळपणा गांभीर्य आत्मसंयम आणि भावशुद्धी हे मानसिक तप आहेत तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे मानसिक तप म्हणजेच मनाला इंद्रिय तृप्तीमधून विरक्त करणे होय मनाला असे प्रशिक्षण दिले पाहिजे की करून ते इतरांचे हित कसे साधता येईल याचेच सधैव चिंतन करीत राहील मनासाठी योग्य प्रशिक्षण म्हणजे विचारांचे गांभीर्य होय मनुष्याने कृष्ण भावनेपासून कधीही विचलित होऊ नये आणि इंद्रियतृप्ती करणे सदैव टाळले पाहिजे मनुष्याच्या स्वभावाचे शुद्धीकरण करणे म्हणजेच कृष्ण भावनाभावित होणे होय इंद्रियोपभोगाच्या चिंतनापासून मनाला दूर ठेवल्यानेच मानसिक समाधान प्राप्त होऊ शकते आपण जितके अधिक इंद्रियोपभोगाचे चिंतन करतो तितके अधिक मन अतृप्त होते सद्यस्थितीत इंद्रियतृप्ती करण्यासाठी आपण मनाला अनावश्यकच निरनिराळ्या मार्गात प्रवृत्त करतो आणि यामुळेच आपले मन समाधानी होण्याची शक्यताच नसते यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे आनंदमयी कथानी युक्त अशा वेद पुराण महाभारत इत्यादि मनाला संलग्न करने हो मनुष्य वैदिक ज्ञा लभ घेन शुद्ध बनू शकतो मनामें दुटप्पीपणा आू नए सदैव इतरांचे हित चिंतन करावे मौन मजे सदैव आत्मानुभूति विचार करने हो या दृष्टिने पायास कृष्ण भावनाभावित मनुष्य यथार्थ रूपाने मौनी आतो मनाला इंद्रियोपभोगापासून विरक्त करणे म्हणजेच मनोनिग्रह होय मनुष्याने आपल्या व्यवहारामध्ये सरळ आणि साधे असावे यामुळे त्याचे जीवन शुद्ध होते या सर्व क्रियांचा समावेश मानसिक तपामध्ये होतो श्लोक क्रमांक सतरा श्रद्धया परया तप्तम तपह त्रिविधम नरेह अफलाकांक्षी भिरयुक्त तैह सात्विकते शब्दशः अर्थ श्रद्धया श्रद्धेने परया दिव्य तप्तम आचरलेले तपह तप तत ते त्रिविधं तीन प्रकारचे नर मनुष्यांनी अफलम आकाक्षीभलाची आकाक्षा नसलेले युक्त संलग्न सात्विकम सत्व सत्वगुणामध्ये परिचक्षते म्हटले जाते भौतिक लाभाची आकांक्षा न ठेवणाऱ्या व केवळ परमेश्वरा प्रत्यर्थ कर्म करण्यात युक्त असलेल्या मनुष्यांनी दिव्यश्रद्धेने केलेल्या या त्रिविद तपाला सात्विक तप असे म्हणतात श्लोक क्रमांक अठरा मान पूजार्थम, तपह सत्कारन पूजाथप दंन चियते तदी प्रोक्त राजलम ध्रुव शब्दश अर्थ सत्कार सत्कार मान, मान पूजा आणि पूजा, अर्थम, आजा अर्थी तप तप दंभेन दंभाने च, सुद्धा, एव, निश्चितपणे यत जे क्रियते केले जाते तत् ते इह या जगामध्ये प्रोक्तम म्हटले जाते राजसम राजसिक गुणामध्ये चलम अस्थिर अध्रुवम क्षणिक सत्कार मान आणि पूजा व्हावी म्हणून दंभाने जे तप केले जाते त्या तपाला राजसिक तप असे म्हणतात अशी तपे अस्थिर तसेच क्षणिक असतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे कधीकधी लोकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्याकडून पूजा मान सन्मान सत्कार प्राप्त व्हावा म्हणून तपस्या केली जाते रजोगुणी व्यक्ती आपल्या अधीन असलेल्या लोकांकडून आपले पूजन होण्याची धनार्पण करून घेण्याची आणि आपले पाय धुवून घेण्याची व्यवस्था करतात तपाचे आचरण करून अशा प्रकारच्या ज्या कृत्रिम योजना केल्या जातात त्या राजस समजल्या जातात त्यांची फले क्षणिक असतात आणि ही फले काही काळापुरती टिकून राहतात परंतु ती स्थायी नसतात श्लोक क्रमांक एकोणावीस मूढ ग्राहेण यतपीडया क्रियते तप परस्योत्साधनाथं वा तत्तामसमुदायत शब्दशः अर्थ मूढ मूढ ग्राहे प्रयत्नाने आत्मन स्वतःच्या येत जे पीडया पीडाकारक क्रियते केले जाते तप तप परस इतरांना अर्थम विनाश करण्याकरिता वा किंवा तत ते तामसम तामसिक उदाह्यतम म्हटले जाते आत्मपीडा करून किंवा इतरांच्या विनाशार्थ अथवा इतरांना व्यथित करण्यासाठी मूर्खपणे जी तपे केली जातात त्यांना तामसिक तप असे म्हटले जाते तात्पर्य श्रीलप्रभुपादांद्वारे हिरण्यकशिपूसारख्या राक्षसांनी अविवेकी तप केल्याची अनेक उदाहरणे आहेत अमर होऊन देवतांचा पराजय करण्यासाठी त्याने खडतर तपस्या केली अशा वरदानप्राप्तीसाठी त्याने ब्रह्मदेवाकडे प्रार्थना केली परंतु अखेरीस भगवंतांनी त्याचा संहार केला अशक्यप्राय गोष्टींसाठी तपस्या करणे म्हणजे निश्चितच तामसिक तपस्या होय श्लोक क्रमांक वीस दातव्यमियत दानं दियते अनुपकारिणे देशे काले तद् सात्विक स्मृत शब्दशः अर्थ दातव्य देण्यायोग्य या प्रमाणे यत जे दानं दान दीये दिले जाते अनुपकारिणे प्रत्युपकाराची अपेक्षा न ठेवता देशे योग्यस्थळी काल योग्यकाळी च सुद्धा पात्रे योग्य व्यक्तीला च आणि तत ते दानम दान सात्विकम सात्विक स्मृतम म्हटले जाते कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी वेळी आणि काळी प्रतिउपकाराची अपेक्षा न करता दिलेल्या दानाला सात्विक दान असे म्हटले जाते तात्पर्य श्रीलप्रभुपादांद्वारे आध्यात्मिक कार्यामध्ये संलग्न असलेल्या व्यक्तीला दान द्यावे असे वैदिकशास्त्रांमध्ये सांगण्यात आले आहे अविवेकाने दान देणे शास्त्रसंमत नाही आध्यात्मिक पूर्णतेचा नेहमी विचार केला जातो म्हणून वेदांमध्ये सांगण्यात आले आहे की दान हे तीर्थस्थळी आणि चंद्रग्रहणाच्या व सूर्यग्रहणाच्या वेळी किंवा महिन्याच्या शेवटी अथवा योग्य ब्राह्मणाला अथवा वैष्णवाला किंवा मंदिरात दिले जाते असे दान प्रतिउपकाराची मुळीच अपेक्षा न ठेवता देण्यात यावे गरिबांना दिलेले दान कधीकधी दयाभावाने दिले जाते परंतु जर एखादा दरीद्री मनुष्य दानास पात्र नसेल तर अशा दानाने आध्यात्मिक लाभ होणार नाही दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर पात्र अपात्र याचा विचार न करता दान देणे वेद संमत नाही श्लोक क्रमांक एकवीस येतू प्रत्युपकाराथलमुद्दिश्य पुनः परीक्लिष्ट तद्दान राजृत शब्दशा अर्थ यत् जे तू परु प्रकारा प्रत्युपकाराच्या आशेने फलम फळाच्या उद्दिश उद्देशाने वा किंवा पुनः पुन्हा दीयते दिले जाते च सुद्धा परीक्लिष्टम संकुचित भावनेने तत ते दानम दान राजसम राजसिक स्मृतम जानले जाते परंतु जे दान प्रतिउपकाराची अपेक्षा ठेवून फळाची आशा ठेवून किंवा संकुचित वृत्तीने दिले जाते त्या दानाला राजसिक दान असे म्हटले जाते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे दान हे कधीकधी स्वर्गलोकाप्रत उन्नत होण्याकरिता तर कधीकधी महत्प्रयासाने दिले जाते आणि त्याबद्दल मी कशाकरिता इतके संपत्ती व्यर्थ केली असा पश्चाताप केला जातो काही वेळा वरिष्ठांच्या विनंतीला बाध्यमानून दान दिले जाते या प्रकारच्या दानाला राजसिक दान म्हटले जाते ज्या ठिकाणी इंद्रियतृप्ती केली जाते त्या ठिकाणी दान देणाऱ्या अनेक धर्मादाय संस्था आहेत असे दान वेद सम्मत नाही केवळ सात्विक दानच शास्त्रसंमत आहे श्लोक क्रमांक बावीस अदेश काले यत दानं अदेशकाले दीयते दीयचे असत्कृतमवज्ञा तत्ताम समुदायत शब्दशः अर्थ अदेश अयोग्य किंवा अशुद्धस्थळी काले अकाली यत जे दानं दान अपात्रेभ्य अपात्र च चुद्धा दियते दिले जाते असत्कृतम अनादराने अवज्ञातम अवेलनापूर्वक तत ते तामसं तामसिक उदाह्यतम म्हटले जाते अयोग्य अयोग्यस्थळी अकाली अपात्र व्यक्तींना आणि अनादराने तसेच अवेलनापूर्वक दिल्या जाणाऱ्या दानाला तामसिक दान म्हटले जाते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे मध्यपान अथवा जुगार याकरिता केलेल्या दानाचा या श्लोकामध्ये निषेध केलेला आहे अशा प्रकारच्या दानाला तामसिक दान म्हटले जाते असे दान लाभप्रत्तर नसतेच उलट पापी लोकांना मात्र प्रोत्साहन मिळते त्याचप्रमाणे जर मनुष्याने योग्य व्यक्तीला अनादराने व अवहेलनापूर्वक दान दिले तर अशा दानालाही तामसिक दानच म्हटले जाते श्लोक क्रमांक तेवीस ओमेशो ब्रिविमणास्ते विहिता पुरा शब्दशः अर्थ ओम परमेश्वराचा निर्देश करणारा नाद ओम तत ते सत सनातन इतिमाणे निर्देश निर्देश ब्रह्मण परब्रह्माचा त्रिविध तीन प्रकारचे स्मृत मानले जाते ब्राह्मणा ब्राह्मण तेन त्याद्वारे वेदा वेद च सुद्धा च सुद्धा विहिता योजिलेल्या पुरापूर्वी सृष्टीच्या आरंभापासूनच ओम तत्सत हे तीन शब्द परम परमसत्याचा निर्देश करण्यासाठी योजिले जातात वेदोक्त मंत्रांचे उच्चारण करताना आणि परब्रह्माच्या संतुष्टीप्रित्यर्थ यज्ञ करताना ब्राह्मण या निर्देशाचा उपयोग करीत असत तात्पर्य श्रीलप्रभुपादंद्वारे तप यज्ञ दान आणि आहार यांचे सात्विक राजसिक आणि तामसिक असे तीन प्रकारे वर्गीकरण करण्यात येते व याचे वर्णन पूर्वी करण्यात आले आहे परंतु ते प्रथम द्वितीय किंवा तृतीय कोणत्याही श्रेणीचे असले तरी ते प्राकृतिक गुणांनी कलुषित असल्यामुळे बद्धच असतात परंतु जेव्हा तप दान यज्ञ आणि आहार यांचा उपयोग ओम तत्सत अर्थात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या प्रित्यर्थ केला जातो तेव्हा ती आध्यात्मिक उन्नतीची साधने बनतात शास्त्रांमध्ये दे याच ध्येयाचा उल्लेख करण्यात आला आहे ओम तत्सत हे तीन शब्द विशेष करून परमसत्य पुरुषोत्तम श्री भगवान यांचा निर्देश करतात वैदिक मंत्रामध्ये ओंकार नेहमी आढळतो शास्त्रांतील विधिविधानांचे जो पालन करीत नाही तो परम सत्याची प्राप्ती करू शकत नाही अशा व्यक्तीला जीवनाच्या अंतिम उद्देशाची प्राप्ती न होता तात्पुरते फळ मिळते निष्कर्ष असा की दान यज्ञ आणि तप इत्यादींचे आचरण सात्विक असले पाहिजे याचे आचरण रजोगुणी किंवा तमोगुणी असेल तर ते निश्चितच निकृष्ट असते ओम तत्सत या तीन शब्दांचा उच्चार भगवंतांच्या पवित्रनामाबरोबर केला जातो उदाहरणार्थ ओम तद तद्विष्णो वैदिक मंत्रांच्या आणि भगवंतांच्या पवित्रनामापूर्वी ओंकार उच्चारला जातो हा वेदांचा निर्देशक आहे उपरोक्त तीन शब्द वैदिक मंत्रातून घेतले आहेत ओम इतिद्ण नेदिष्टम नाम कंसात ऋग्वेद कंसपूर्ण हे प्रथम लक्षा सूचक है तत्वसी कंसा छांदोग्य उपनिषद सहा पॉइंट हे दूसर लक्षा सूचक है सत एव सौम्य कंसत छांदोग्य उपनिषद सहा पॉइंट हे तीसर लक्षा सूचक है या सर्वे समूहाने ओम तत्सत अनते पूर्वी सृष्टीतील आदिजीव ब्रह्मदेव यांनी यज्ञ केला तेव्हा त्यांनी भगवंतांना या तीन शब्दांद्वारे संबोधिले म्हणून गुरुशिष्य परंपरेद्वारे याच तत्वाचे पालन करण्यात येते यास्तव हा मंत्र अत्यंत महत्त्वपूर्ण आहे भगवद्गीता सांगते की कोणतेही कर्म ओम तत्सत् म्हणून भगवंतां केले पाहिजे मनुष्य जेव्हा या तीन शब्दांच्या उच्चारणासहित तप दान आणि यज्ञ करतो तेव्हा त्याचे कर्म कृष्ण भावनाभावित होते कृष्णभावना म्हणजे दिव्य कर्म करण्याचा वैज्ञानिक विधी आहे ज्यामुळे मनुष्य स्वगृही भगवद्धामात परत जाऊ शकतो असे कर्म करण्याने कोणतीही हानी होत नाही श्लोक क्रमांक चोवीस तस्माद ओम इवदायत्य यज्ञदान तपह क्रिया प्रवर्तनते विधानोक्ता सततम ब्रह्मवादिना शब्दशः अर्थ तस्मात म्हणून ओम ओमकारापासून प्रारंभ करून इति इप्रमाणे उदाह्यत्य निर्देश करून यज्ञयज्ञाचा यद्न्य, दान दान तप आणि तप क्रिया क्रिया प्रवर्तं प्रारंभ करतात विधान उक्ताह, शास्त्रोक्त सततम सतत ब्रह्मवादीना ब्रह्मवादी म्हणून परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी शास्त्रोक्त विधिविधानांनुसार यज्ञ दान आणि तप करणारे ब्रह्मवादी या सर्व क्रियांचा ओंकारापासून आरंभ करतात तात्पर्य श्रीलप्रभुपादांद्वारे ओं तद विष्णो परमपद कंसात ऋग्वेद 1.22.20 पॉइंट बावीस पॉइंट वीस कंसूर्ण श्री विष्णू चरण कमल भक्ति युग परिपूर्ण सार है भगवंता प्रत्यर्थ सर्व कर्म केल्याने सर्व कर्मांची निश्चितपने परिपूर्णता होते श्लोक क्रमांक पंचवी ततभिंध्यालम यहाँ दानक्रिया विविध क्रियं मंक्षी शब्दशः अर्थ तत ते या प्रमाणे अनभिसंध इच्छा न करता फलं फळ फल, यज्ञयज्ञ तप आणि तप क्रिया दान, क्रिया दानदानाचे क्रिया क्रिया चुद्धा विविध विविध क्रियंते केल्या जातात मोक्षकांक्षीभीही मुमुक्षुंद्वारे फळाची इच्छा न करता मनुष्याने ततशब्दाद्वारे यज्ञ तप आणि दान इत्यादी विविध क्रिया कराव्यात भौतिक झंजाळातून मुक्त होणे हाच या दिव्य क्रियांचा उद्देश आहे तात्पर्य स्त्रीलप्रभुपादांद्वारे आध्यात्मिक स्तराप्रत उन्नत व्हावयाचे असल्याने व्यक्तीने भौतिक लाभासाठी कर्म करू नये भगवद्धामाची प्राप्ती करण्याकरिताच कर्म केले पाहिजे श्लोक क्रमांक सव्वीस व सत्तावीस सतभावे साधुभावे च सतइत ये प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणी तथा सतशब्द पार्थ युज्यते यज्ञे तपसिदाने स्थिती सदीतीच्य कर्मचव तदे सततीएवाभिधीय शब्दशः अर्थ सतभावे परब्रह्माच्या भावाने साधु भावे भक्ताच्या भावाने च सुद्धा सत सत इति याप्रमाणे हा प्रयुज्यते योजिला जातो, प्रशस्ते प्रमाणित कर्मण कर्मे तथा शुद्धा सतशब्द सत हा शब्द पार्थ हे पार्थ युज्यते योजला जो यज्ञ यज्ञाध्यपसी तपाध्ये दाने दानामद्ये चुद्धा स्थिति स्थिति सत परब्रह्म इतियाप्रमाणे च आणि उच्चते उच्चारला जातो कर्म कर्म च सुद्धा एव निश्चितपणे तत त्या अर्थीयम अर्थियमच्या करिता सत परब्रह्म इतियाप्रमाणे एव निश्चितपणे अभिध्येयते निर्देशित केला जातो परम सत्य हे भक्तिमय यज्ञाचे उद्दिष्ट आहे आणि ते सत या शब्दाने निर्देशिले जाते अशा यज्ञकर्त्यालाही सत असे म्हटले जाते तसेच हे पार्थ परब्रह्माच्या संतुष्टी प्रत्यर्थ केल्या जाणाऱ्या यज्ञ तप आणि दान आदी कर्मांनाही सत असे म्हणतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे प्रशस्ते कर्माणी अर्थात नियत कर्तव्य हे शब्द वेदांमध्ये सांगण्यात आलेल्या संस्कारांचे निर्देशक आहेत मनुष्यावर गर्भधारणीपासून ते मृत्यूपर्यंत असे संस्कार केले जातात जीवाच्या अंतिम मोक्ष प्राप्तीसाठी असे संस्कार अंगी जातात अशा सर्व संस्कारांमध्ये मनुष्याने ओम सतसत या मंत्राचे उच्चारण करावे असे सांगण्यात आले आहे सद्भावे आणि साधू भावे हे शब्द दिव्य स्थितींचे निर्देशक आहेत कृष्ण भावित कर्म करणे यालाच सत्व असे म्हणतात आणि ज्याला कृष्ण भावनाभावित कर्माचे पूर्ण ज्ञान आहे त्याला साधू असे म्हणतात श्रीमद भागवतात तीन सांगण्यात आले आहे की भक्तांच्या संगतीत दिव्य ज्ञानाचा पूर्णपणे उलगडा होतो या संदर्भात सताम प्रसंगात हे शब्द योजलेले आहेत सतसंगाशिवाय दिव्य ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही व्यक्तीला दीक्षा देताना किंवा यज्ञोपवित धारण करताना ओम तत्सत हे शब्द उच्चारले जातात त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या यज्ञांचे उद्दिष्ट ओम तत्सत हेच असते तत् अर्थियम म्हणजे परब्रह्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व गोष्टींची सेवा करणे उदाहरणार्थ भगवंतांच्या मंदिरामध्ये स्वयंपाक करणे अथवा सहाय्य करणे किंवा भगवंतांच्या गुणगौरवांची गाथा प्रसारित करणे याप्रमाणे सर्व कर्मांची परिपूर्णता करण्यासाठी ओम तत्स या शब्दांचा विविध प्रकारे उपयोग केला जातो श्लोक क्रक अठ्ठावी अश्रद्धया तपह दत्त तप तपत असद इति उच्यते पार्थ प्रेत्य ने शब्दश्रद्धया श्रद्धे विना हुतम हवन दत्त दान तपह तप तप संपन्न कृत केलेले च सुद्धा यत जे असत असत किमा मिथ्या इति याप्रमाणे उच्चते म्हटले जाते पार्थ हे पार्थ न कधीच नाही च सुद्धा तत ते प्रेत्यमृत्यूनंतर नऊ तसेच इह या जीवनात परमेश्वरावरील श्रद्धेविना यज्ञ दान किंवा तप म्हणून जे काही केले जाते ते अनित्यच होय अशा कर्माला असत म्हटले जाते आणि ते या जन्मी तसेच पुढील जन्मीसुद्धा व्यर्थच ठरते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे दिव्य उद्दिष्टा वाचून जे काही केले जाते मग ते यज्ञ दान अथवा तप असो ते सर्व काही व्यर्थच असते म्हणून या श्लोकात म्हटले आहे की अशी असत कर्मे निंद्य आहेत कृष्ण भावित होऊन सर्व कर्मे परब्रह्म प्रत्यर्थ केली पाहिजेत अशा श्रद्धेविना आणि योग्य मार्गदर्शनावाचून कोणतीही फलप्राप्ती होऊ शकत नाही सर्व वेदांमध्ये भगवंतांवरील श्रद्धेचे प्रतिपादन करण्यात आले आहे सर्व वैदिक उपदेशांचे अंतिम लक्ष म्हणजे श्रीकृष्णांना जाणणे हेच आहे आणि या तत्वाचे पालन केल्या वाचून कोणालाही यशप्राप्ती होऊ शकत नाही म्हणून प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभापासूनच कृष्ण भावनाभावित होऊन कर्म करणे हा सर्वोत्तम मार्ग होय अशा पद्धतीने सर्व काही यशस्वी होते बद्धावस्थेत लोक हे देवतांच्या भूतांच्या किंवा कुबेरासारख्या यक्षाधिकांच्या उपासनेकडे आकर्षिले जातात सत्वगुण हा रजोगुण आणि तमोगुणापेक्षा अधिक चांगला आहे परंतु जो साक्षात कृष्ण भावनेचा अंगीकार करतो तो या प्राकृतिक गुणांच्या अतीत होतो क्रमिक उन्नतीचा विधी जरी उपलब्ध असला तरी मनुष्याने शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये साक्षात कृष्ण भावनेचा स्वीकार केला तर तोच सर्वोत्तम मार्ग होय आणि याच मार्गाचे या अध्यायामध्ये प्रतिपादन करण्यात आले आहे याप्रमाणे यशप्राप्ती करण्यासाठी मनुष्याने सर्वप्रथम योग्य प्रमाणित आध्यात्मिक गुरूंचा शोध करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण प्राप्त केले पाहिजे त्यावेळी त्याला भगवंतांवरील श्रद्धेची प्राप्ती होऊ शकते ती श्रद्धा जेव्हा कालांतराने परिपक्व होते तेव्हा तिला भगवतप्रेम असे म्हणतात हे भगवत प्रेम म्हणजेच जीवांचे परम लक्ष आहे यास्तव मनुष्याने साक्षात कृष्ण भावनेचाच स्वीकार केला पाहिजे सतराव्या अध्यायाचा हाच संदेश आहे याप्रमाणे गीतेचा श्रद्धातरे विभाग योग या सतराव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न महाराज की जय श्रील प्रभुपाद की जय श्रीमद्भगवद्गीता की जय